पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण दुसरे बालपण धकाधकीचे प्रसंग अथवा दुसऱ्या काही उलाढाली माझ्या आयुष्यात घडल्या नाहीत आयुष्याचा प्रवाह अगदी संतपणे वाहत होता माझी चुलत भावंडे मोठमोठ्या गोष्टी बोलत त्या सगळ्याच मला नेहमी समजत नसत पण मी त्या लक्षपूर्वक ऐकत असे इंग्रजांच्या उद्दाम स्वभावाविषयी आणि अपमानकारक वर्तुणकीविषयी पुष्कळ वेळा बोलणे चालत आणि मूग गिळून न बसता प्रत्येक हिंदी मनुष्याने याचा छाती छातीठोकपणे प्रतिकार केला पाहिजे असंही मत प्रदर्शित होत असे इंग्रज व हिंदी लोकांमधील झगड्यांची उदाहरणे नेहमी घडत आणि त्यावर मोकळेपणाने चर्चाही चाल इंग्रज माणसाने हिंदी मनुष्याचा खून केला तर त्याच्याच जातीच्या पंचांनी त्याला निर्दोषी ठरवून सोडावे हा कटू अनुभव तर वारंवार येत असे आगगाडीत करता डबे राखून ठेवण्यात येत गाडीत चेंगराचेंगरी होईल इतकी जरी गर्दी झाली आणि अशी गर्दी नेहमी होतच असे तरी राखीव डब्यात हिंदी इस्माने पाऊल टाकणे म्हणजे पाफ होते मग ते अगदी मोकळे का असेनात डबा राखीव नसला तरी त्याचाही ताबा इंग्रज माणूस बळकावून बसे आणि हिंदी इस्मास आत येण्यास तो खुशाल मज्जाव करी सार्वजनिक बागांमध्ये व इतर जागी युरोपियनसाठी बाकी व खुर्च्या राखून ठेवण्यात येत अशा उद्दामपणे वागणाऱ्या राजकर्त्यांचा मला मनस्वी संतापिळी आणि एखाद्या हिंदी इस्माने ठोशाच ठोसा लगावल्याचे समजले की मला आनंद हो असे कदी -कदी की की, की, की की होत असे असेही प्रसंग कधी कधी येत की माझ्या चुलत भावंडांपैकी अगर त्यांच्या मित्रांपैकीच एकदा अशा वैयक्तिक गुद्दागुदीत सापडे मग मात्र साहजिकच आमच्या भावना उसळून येत असत माझा एक चुलत भाऊ आमच्या सर्व कुटुंबात दांडगा होता एखाद्या इंग्रजाबरोबर किंवा त्याहूनही राजकर्त्यांशी आपण किती एकजीव झालेलो आहोत याचे लोकांमध्ये प्रदर्शन व्हावे म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांपेक्षा अगर व्यापारांपेक्षाही अधिक रिरावी करणाऱ्या युरोपियांबरोबर भांडण उकरुन काढण्याची त्याला भारी हौस वाटे असली भांडणे बहुधा आगगडीच्या प्रवासात व्हावा याची परकीय राजकर्त्यांची राजवट आणि वर्तणूक यांची मला फार चीड पण वैयक्तिक इंग्रज माणसाबद्दल माझ्या मनात द्वेषभाव उपजल्याचे मला तरी आठवत नाही इंग्रज रिया माझ्या शिक्षण संगोपनासाठी ठेवण्यात आलेल्या होत्या आणि कधी कधी माझ्या वडिलांकडे त्यांचे इंग्रज स्नेही भेटाव्यास येत असत इंग्रजांविषयी माझ्या मनात आदर होता सायंकाळी बहुदा खूपच मित्रमंडळी वडिलांना भेटण्यासाठी येत आणि दिवसभराच्या दगदगीनंतर जरा आराम करण्याच्या मनोवृत्ती असले की त्यांच्या ती मजली हसण्याने आमचे घर दनानोंद जात असे त्यांचे हसणे सर्व अलाहाबादेत प्रसिद्ध होते क्वचित प्रसंगी पडद्याआडून मी वडिलांकडे आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडे दृष्टी टाकत असे हे हा की बडी प्रस्ते एकमेकांशी बोलतात तरी काय ते समजले तर पहावे टेहळणी करताना मी पकडला गेलो तर मला बाहेर खेचण्यात येई आणि भीतीने गांगरलेल्या स्थितीतच वडिलांच्या मांडीवर थोडा वेळ मला बसविण्यात येईल एकदा मी त्यांना कोणते तरी लाल मद्यपितांना पाहिले विस्की माझ्या परिचयाची होती कारण ती पित असताना वडिलांना व त्यांच्या मित्रांना मी पाहिलेले होते परंतु हे नवे लाल, -लाल पेय पाहून मला फार भीती वाटली आणि बाबा रक्तपीत आहेत असे सांगण्यासाठी मी आईकडे धावतच गेलो बद्दल मला निस्सीम आदर होता ते म्हणजे शक्ती शौर्य आणि बुद्धिमत्ता यांचा साक्षात पुतळा आहेत अशी माझी कल्पना असे मी पाहिलेल्या लोकांपेक्षा ते मला कितीतरी श्रेष्ठ असे वाटत मनातल्या मनात दडवून ठेवलेली माझी आशा म्हणजे मोठेपणी मी वडिलांप्रमाणे व्हावे त्यांच्याबद्दल मला अतिशय आदर व वा प्रेम वाटे पण त्याचबरोबर त्यांची मला भीतीही वाटे नोकर साखर्यांवर डाफरताना मी त्यांना पाहिले होते त्यावेळी ते भारी उग्र दिसत आणि माझे शरीर भीतीने कापू लागे नोकर चाकरांना वाघविण्याच्या त्यांच्या तळेबद्दल मला वाटणाऱ्या संतापाचीही त्यात कधीकधी भर पडत असे त्यांचा राग खरोखरच भयंकर होता आणि नंतरच्या काळातही त्यांच्या रागाची बरोबरी करील असा संतापी माणूस माझ्या पाहण्यात आलेला नाही पण सुदैवाने माझ्या वडिलांची विरोधबुद्धी मोठी जागृत होती व त्यांच्या इच्छाशक्तीचे बळही दानगे होते त्यामुळे बहुतेक प्रसंगी ते आपला क्रोध आवरत असत जसजसे त्यांचे वय होत गेले तस तसा त्यांचा संयमही वाढला आणि पूर्वीप्रमाणे शंकराचा तृतीय नेत्र उघडण्याचे प्रसंग फारच क्वचित येऊ लागले माझ्या अगदी पहिल्या पहिल्या आठवणींपैकी एक आठवण त्यांच्या रागासंबंधीचीच आहे कारण मीच त्यात हृपळून निघालो होतो मी तेव्हा पाच सहा वर्षाचा असेन एक दिवस मला त्यांच्या कचेरीतल्या टेबलावर दोन फाऊंटन पेनी आढळली हवरेपणाने मी त्यांच्याकडे पाहत राहिलो मनात विचार आला की वडिलांना एकाचवेळी दोन फाऊंटेन पेनी लागण्याचा काही संभव नाही म्हणून मी त्यातले एक पेन लांबवले नंतर मला कळून आले की गहा फाऊंट पेनचा तपास मोठ्या कसोशीने चाललेला आहे माझ्या हातून घडलेल्या कृत्याच्या विचाराने मी अगदी भेदरून गेलो पण मी कबूल झालो नाही शेवटी पेन सापडले आणि माझा गुन्हा सर्वांना जाहीर झाला वडील संतापणे लाल झाले आणि त्यांनी मला यथास्थिती चोप दिला मान वाटणाऱ्या शर्मेने आणि माराजा दुःखाने अगदी मूढ बनून मी आईला जाऊन बिलगलो माराणे हुळहळ्या झालेल्या आणि भीतीने थरणाऱ्या माझ्या लहानग्या शरीरावर मग किती दिवस तरी मलमपट्ट्या चालल्या होत्या या शिक्षेबद्दल मी वडिलांवर आकस धरलेला मला आठवत नाही झाली ती शिक्षा जरा कडक पण योग्य झाली असे मला वाटले असावे परंतु वडिलांबद्दल वाटणारे प्रेम व वा आदर ही जरी पूर्वीप्रमाणेच कायम होता तरी त्यात भीतीचा अंश आला आईविषयी मात्र तसे नव्हते तिची भीती मला मुळीच वाटत नसे कारण माझी खात्रीच असे की मी काही केले तरी ती गयच करणार माझ्यावर तिचे निरतिशय आणि अखंड प्रेम असल्यामुळे मीच तिच्यावर डोळे वटारत असे वडिलांपेक्षा तिच्याशीच माझा संबंध फार येई त्यामुळेही मला तीच अधिक जवळची वाटे आणि ज्या गोष्टी वडिलांपाशी बोलाव्यात असे स्वप्नातही वाटणार नाही त्या तिच्यापाशी मी बोलत असे ती नाजूक ठेंगण्या अशी होती मी लवकरच तिच्या उंच झालो तेव्हा मी तिच्यावर उडीचा असे मला वाटू लागले तिच्या सौंदर्याचा मला अभिमान वाटे आणि तिच्या असाधारण सुंदर आणि चिमुकल्या हातपायांकडे पाहिले की मला आनंद होईल तिच्यातले काश्मीरी रक्त अद्याप ताजे होते कारण तिच्या माहेरच्या मंडळींनी काश्मीर सोडलेल्या साऱ्या दोनच पिढ्या लोटल्या होत्या लहानपणी माझ्या विश्वाचे दुसरे ठिकाण म्हणजे माझ्या वडलांचे शिक्षक मुन्शी मुबारक अली बदाऊन येथील एका सुखवस्तू कुटुंबापैकी एक गृहस्थ होते अठराशे सालच्या बंडात त्या घराण्याची दुळदान झाली दुःखानुभवामुळे हो त्यांचा स्वभाव सम्य झाला होता ते सर्वांशीच आणि विशेषतः मुलांशी मोठ्या ममताळूपणाने वागत मी अडचणीत सापडलो अगर माझे मन कसे झाले की मला त्यांच्यापाशी हटकून आसरा मिळवायचाच त्यांची भव्य भव्यमूर्ती व पांडीश्वर दाढी पाहिली की मला वाटे हे बहुत पुरातन गृहस्थ असावे। यांच्या भाषी जुन्या विद्येचा भरपूर साठा असला पाहिजे मी त्यांना अगदी बिलगून बसे आणि अरेबियन नाईट्समधल्या अगर दुसऱ्या पुस्तकातल्या गोष्टी अथवा अठराशे सत्तावन्न सालच्या प्रसंगाची वर्णने ते सांगू लागले की मी आश्चर्यचकित दृष्टीने तासनतास ऐकत राहत असे नंतर कित्येक वर्षांनी मी मोठ्या झाल्यावर मुंशीजी वारले त्यांची स्मृती मात्र मी मोठ्या प्रेमाने एखाद्या ठेव्याप्रमाणे अद्याप जतन केलेली आहे हिंदू पुराणी रामायण महाभारतासारखी महाकावे यातल्या कथाही माझी आई अगर काकू मला सांगत त्या आम्ही ऐकल्या होत्या माझी काकू म्हणजे पंडित नंदलालांची पत्नी हिंदू पुराण ग्रंथांचे तिचे वाचन गाढ होते आणि त्यातल्या गोष्टींचा तिच्याजवळ अपरंपार संग्रह झाला होता त्यामुळे हिंदी पुराणी आणि आख्यायिका यांच्याबद्दल मलाही बरेच ज्ञान झाले धर्माविषयीच्या माझ्या कल्पना फारच अंदुक होत्या पण मला वाटे की धर्म म्हणजे बायकांचे खाते माझे वडील आणि माझी थोडली सुलत भावंडे तर धर्माची टरस करीत त्याचा गंभीरपणे विचार करण्यास ते कधीच तयार नसत कुटुंबातल्या बायकांची अनेक प्रकारची व्रतवाई आणि पूजा अर्चा तेव्हा कुटुंबातल्या वडीलधाऱ्या पुरुष बेपरवाईची नक्कल करण्याचा मी जरी थोडाफार प्रयत्न करीत असलो तरी मला त्यात मौज वाटे आईबरोबर अथवा काकुंबरोबर मी केव्हा केव्हा गंगेवर स्नानासही जात असे कधी अलाहाबाद इथल्या बनारसमधल्या अथवा इतर ठिकाणच्या देवळातूनही आम्ही जात होतो तर कधी धार्मिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या एखाद्या संन्यासाच्या दर्शनालाही बाहेर पडत होतो पण या सर्वांचा माझ्या मनावर फारच थोडा परिणाम घडला याशिवाय मोठाले सण येत होळी आली की सर्व शहरात नाच रंगाचे वातावरण पसरे आणि एकमेकांवर पिचकारांनी पाणी उडवण्याची आम्हाला मुभा मिळत असे दिवाळी आली की सर्व घरांवर हजारो पंत्यांमधून मंद ज्योती उजळल्या जात जन्माष्टमीला बंदी शाळेत मध्यरात्री जन्मास आलेल्या कृष्णाचा उत्सव साजरा होई दसरा रामलीला सुरु झाल्या की सोंग्या आणि मिरवणुकी निघत आणि त्यातून रामचंद्राच्या कथांचा पुनरुच्चार होई लंका विजय दाखवी तो पाण्यास हजारो लोक लोटत असत मोहरमची मिरवणूक पाण्यासही सर्व मुले जात दूरच्या रबस्थानात हसन हुसेनवर ओढवलेले करुण प्रसंग या मिरवणुकीत साजरे करत असत ईदचे दिवस आले की मुंशीजी उत्तम कपडे घालून मोठ्या मशिदीत प्रार्थने करता जात आणि मी त्यांच्या घरी जाऊन गोडगोड पदार्थांवर ताव मारत असे रक्षाबंधन भाऊबीज वगैरे सारखे हिंदू पंचांगातले लहान सहान सण तर सारखे येतच असत आमच्या घराण्यात आणि इतर काश्मीरी कुटुंबात काही असे खास सण साजरे होत की जे इतर हिंदूत पाळण्याची चाल नव्हती संव्वत वर्ष येणारा नवरोज किंवा वर्ष हा यापैकी मुख्य सण आमचा हा खास सण असे त्या दिवशी घरातील सर्व माणसे नवे पोशाख करीत आणि लहान मुलांना देणगी म्हणून थोडे पैसेही देत पण या सर्व समारंभात वर्षाकाठी एकदाच येणाऱ्या एका समारंभाची मला विशेष आवड वाटे कारण त्यात मुख्य ठिकाणी माझी योजना होत असे तो समारंभ म्हणजे माझा वाढदिवस त्या दिवशी माझी फार गडबड उडायची अगदी सकाळीच मला एका भल्या मोठ्या ताजव्यात बसवीत व दुसऱ्या ताजव्यात गव्हाच्या मोटल्या आणि इतर काही जिन्नस घालून माझे वजन करण्यात येत नंतर ते जिन्नस गोरगरिबांना वाटून टाकत तुला झाली ताजवय कि मी नवा पोशाख चढवीत असे मग मला देणग्या व बक्षिसे मिळत उपरांत भोजनाचा थाट या प्रसंगी माझी मिजास म्हणजे राजाची माझी मुख्य तक्रार एवढीच होती की माझा वाढदिवस फार अंतराअंतराने येतो माझे वाढदिवस अधिक वेळ करण्यात यावेत अशी चळवळ देखील मी सुरू केली होती वाढदिवस हे वाढत्या वयाची वा जाणीव करून देणारे दिवस म्हणून जेव्हा अप्रिय वाटू लागतील असा एक काळ येणार आहे याची मला तेव्हा कल्पना येत नसे कधी कधी सुलभ भावंडांच्या किंवा दुसऱ्या एखाद्या नातेवाईकाच्या अथवा मित्राच्या लग्नासाठी सगळे कुटुंबाच्या कुटुंब, कुटुंब आगघाडीने लांबच्या शरीरात अशा प्रसंगात आमा मुलांची चंगळ होई कारण लग्नकार्यात शिस्तीचे बंद ढिले सुटत आणि सर्व घरभर आमचा धिंगाणा चालू राही जानोशाच्या चा जागी बहुधा अनेक कुटुंबी दाटीवाटीने राहत त्यामुळे तिथे मुलामुलींचा मोठा मेळा जमावायचा अशा प्रसंगी मात्र माझी एकपणाची तक्रार दूर होई आणि खेळावयाची आणि खुड्या करण्याची हाऊस मनसोक्त वागविता येईल प्रसंगी फार दंगा झाला की वडील माणसे जरा डोळे वटारत हिंदी लोकांच्या लग्नात उधळ माधळ व नासूस फार होते म्हणून त्यांचा यथेच निषेध झालेला आहे योग्यच आहे तो नासधूस दृष्टीआड केली तरी लग्न समारंभातून होणारा कलाहीन आणि रुचीहीन थाटमाट पाहिला की मन खट्टू होते या सर्वांना मध्यमवर्ग खराखुरा जबाबदार आहे कर्जाचा बोजा पाठीवर लादून घेऊन गरीबी उधळ करतात नाही असे नाही पण सामाजिक चालिरीतींमुळे त्यांना दारिद्र्य येते असे म्हणणे म्हणजे मूर्खपणाची कमाल आहे त्यांचे जीवन पराकाचे वृक्ष जी आणि कंटाळवाणी असते याचा आपल्याला विसर पडतो कधी काळी लग्नकारे उद्भवले म्हणजे त्याच्या अनुषंगाने जे काही खाणेपिणी गाणे बजावणे होईल तेच त्यांच्या काबाड व निरस अशा जीवनरूपी ओसाडीतले विसाव्याचे स्थान संसाराच्या गाड्यापासून आणि पैपैशाच्या हरघडीच्या कटकटीपासून सुटका व्हायची म्हणजे ते वाच संधी ज्यांना फारशी मिळतच नाही त्यांना हेही समाधान मिळू हो नये असे म्हणणे इतके निष्ठूर कोण असेल नाजू जरूर कमी करा उधळ वादळ जरूर बंद करा पण त्यांचे जीवन आहे त्यापेक्षा विठकी आणि बेसव मात्र होता कामा नाही मध्यम वर्गाची स्थिती देखील अशीच आहे उधळपट्टीचा विचार क्षणभर बाजूस चालला तर असे दिसून येईल की अशा लग्नाच्या प्रसंगानेच लांबचे गणगोत आणि दुरावलेली मित्रमंडळी कित्येक एक वर्षांनी एकत्र जमतात आणि लग्न म्हणजे संबंध दृढ करणारा सामाजिक समारंभ होतो हिंदुस्थान म्हणजे अफाट देश त्यामुळे जवळच्या मित्रांना भेटणे देखील सोपे काम नाही पण पुष्कळांनी एकत्र जमणे म्हणजे दुरापास्त म्हणूनच लग्न समारंभ इतके लोकप्रिय झाले आहेत त्यांच्या तोडीशी आणि सामाजिक संबंध वाढवण्याच्या दृष्टीने आता अनेक दृष्टींनी त्यांच्याहून सरस असे समारंभ म्हणजे राजकीय सभा परिषदा आणि काँग्रेस इतर हिंदी लोकांहून विशेषतः उत्तर हिंदुस्थानी लोकांहून काश्मीरी लोकांना एक मोठी सवलत आहे ती अशी की त्यांच्या त्यांच्या पडदा पद्धती पाळण्यात येत नाही काश्मीरचे डोंगर सोडून ते सपाटीवर आले तेव्हा त्यांना पडद्याची साल आढळून आली आणि त्यांनीही ती स्वीकारली परंतु ती अंशता व ती सुद्धा काश्मीरी लोकांहून इतरांशी व्यवहार संबंध येईल तेवढ्यापुरतीच काश्मीरी लोक जेथे जेथे राहत तेथे ते तेथे ते पडदा पद्धती म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेची निदर्शक समजली जात असे परंतु आपसात काश्मीरी स्त्री पुरुष पूर्वीप्रमाणे खुलेपणाने वागत आणि कोणाही काश्मीरी माणसाला काश्मीरी कुटुंबात मोकळेपणाने वावरता येत असे समाराधनेच्या अथवा सणाच्या दिवशी काश्मीरी स्त्री पुरुष परस्परना भेटत आणि एकत्र उठत बसत पुष्कदा बायका मात्र आपला गुंजवला करून निराया बसत मुलगे मुली ही एकमेकांशी साधारणता बरोबरीच्या नात्याने स्वागत अर्थात सध्या पाश्चात्य देशात आढळणारे स्वातंत्र्य त्यांना मिळत नसे या प्रकारे माझे बालपणाचे दिवस गेले कधीकधी कौटुंबिक कुर्बुरी होत मोठ्या कुटुंबात त्या शक्य नसते अशा तक्रारी जरा अधिक भडकल्या की त्या माझे वडिलांच्या कानावर जात मग ते रागावत आणि बायकांच्या कोत्या बुद्धीमुळे अशा गोष्टी घडतात असे त्यांच्या मनाची, नेमके काय घडले त्याचा मला उलगडा होत नसला तरी कुटुंबातली माणसे कडवडपणाने बोलत आणि परस्परांचे तोंड चुकवताना आढळून येत त्यामुळे कुठेतरी घोडचूक झालेली आहे एवढे मला समजत असे माझेही मन बेचेन होई जेव्हा किंवा वडील मन घालत तेव्हा सगळ्यांचे दाबे जनाणून जाई त्या काळाचा एक लहानसा प्रसंग माझ्या विशेष लक्षात राहिला आहे तेव्हा मी बहुधा सात अथवा आठ वर्षांचा असेन मी रोज घोडा फिरवण्यासाठी जात असे माझ्याबरोबर अलाहाबादच्या घोड्यांपैकी एक स्वास देण्यात घोड्यावरून पडलो आणि अर्धवट अरव अवलादीचा माझा सुंदर घोडा रिकाम्या खोगी राणे घरी आला वडिलांकडे ठेण्यासाठी लोक जमले होते तेथे मोठी गडबड उडाली खेळासाठी जमलेले समस्त लोक निरनिराळ्या प्रकारच्या वानात बसून माझ्या शोधासाठी बाहेर पडले एक मोठी मिरवणूकच निघाली मनानं वाटेतच मला भेटले आणि मग माझे असे कौतुक झाले की मी जणू काही लड़ाईत लड़ाई मारूण आरोप हो